अध्याय एकसष्ट हवा भगवंतांच्या संततीचे वर्णन आणि अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे श्री शुक म्हणतात श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र झाले ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा कमी नव्हते श्रीकृष्ण आपल्या महालाबाहेर कधीही जात नाहीत असे पाहून आपण श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहोत असे त्या राजकन्यांना वाटे कारण त्यांना श्रीकृष्णांच्या खऱ्या स्वरुपाची जाणीव नव्हती आत्मानंदामध्ये असलेल्या श्रीकृष्णांचे कमळाच्या कळीप्रमाणे सुंदर मुख दीर्घ वाहू आकर्ण नेत्र प्रेममय हास्य भावपूर्ण नजर आणि मधुरवाणी यामुळे त्या सुंदरी स्वतःच मोहित झालेल्या असत त्या आपल्या श्रंगारपूर्ण हावभावानी त्यांचे मन जिंकू शकत नसत मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी आणि भूव विलासाने त्या सोळा सहस्त्र स्त्रिया कामकलेच्या भावांनी परिपूर्ण असे कामभान त्यांच्यावर सोडी परंतु कोणत्याही साधनांनी त्या, त्या भगवंतांचे मन विचलित करू शकल्या नाहीत ब्रम्हदेव इत्यादी देवांना सुद्धा ज्यांचे खरे स्वरूप कळले नाही त्याच रमारमणांना त्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या रुपाने प्राप्त करून घेतले होते आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंद वाढत होत आणि त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त पहाणे नव्या समागमाची लालसा इत्यादींनी भगवंतांची सेवा करीत असत त्या सर्व पत्न्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी असत तरी सु जेवला भगवान ये स्वतः पुढ़े हो स्वागत करीत श्रेष्ठ आसना उत्तम सामग्रीने पूजा करीत चरणकमले धूत विडा दी पाय चेपन थकवा दूर करीत पंख्या वारा घात सुवासिक चंदन इत्यादि लावीत फुला हार गालीस विंजरी झोपवीत स्नान घात अनेक अने प्रकार पदार्थांच भोजन करुन स्वतः भगवंत सेवा करीत श्रीकृष्णांच्या प्रत्यक्क पत्नीला दहा दहा पुत्र होते हे मी सांगितलेच आह त्यापैकी ज्या आठ पट्टराण्या होत्या त्यांच्या प्रद्युम्न इत्यादी पुत्रांविषयी मी आता सांगतो प्रद्युम्न चारुदेष्ण सुदेष्ण पराक्रमी चारुदेह सुचारु चारुगुप्त भद्रचारू चारुचंद्र विचारू आणि दहा वाचारु असुक्मिणीला दहा पुत्र झाल हि सर्वजण कोणत्याही बाबतीत वडिलांहून कमी नव्हत भानु, सुभानु, स्वरभानू प्रभानु, भानुमान चंद्रभानू बृहदभानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू असे सत्यभामच दहा पोत्र होते जाम्बवतीच सांब सुमित्र पुरुजित, शतजीत सहस्त्रजीत विजय चित्रकेतू वसुमान द्रविड आणि क्रतू असे दहा पोत्र होते हेही श्रीकृष्णांना प्रिय होत नागनजीतीला वीर चंद्र अश्वसेन चित्रगु, वेगवान वृष आम शंकु, वसु आणि कांतिमान कुंती असे दहा पुत्र झाले कालिंदीचे हे दहा पुत्र होते धूत कवी वृष वीर सुबाहु, भद्र शांती दर्श पूर्णमास आणि धाकटासोमक मात्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा हिच्यापासून प्रघोष गात्रमान सिंह बल प्रबल उर्ध्वग, महाशक्ती सह ओज आणि अपराजित यांचा जन्म झाला मित्रविंदचे वृक हर्ष अनिल गृध वर्धन अन्नाद महाश पावन वन्ही आणि क्षुधी हे पुत्र होते भद्रेचे संग्रामजीत बृहत्सेन शूर प्रहरण अरिजीत जय सुभद्र वाम आयु आणि सत्यक हे पुत्र होते या पट्टराण्यांव्यतिरिक्त भगवंतांच्या रोहिणी इत्यादी आणखीही सोळा हजार एकशे पत्न्या होत्या त्यांचे दिप्तिमान ताम्रतप्त इत्यादी पुत्र होते प्रद्युम्नाचा भोजकट नगरात राहणाऱ्या रुक्मीचिकन्या रुक्मवती हिच्याशी विवाह झाला होता तिच्यापासून बलशाली आणि जन्म झाला परिक्षिता श्रीकृष्णांच्या मुलांच्या सोळा हजार एकशे आठ माता होत्या म्हणून त्यांच्या पुत्रपौत्रांची संख्या कोट्यावधी झाली राजाने विचारले हे विद्वंत भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर रुक्मीचा पराभव केला होता त्यामुळे तो श्रीकृष्णांना मारण्यासाठी संधीची वाट पाहत होता अशा स्थितीत त्याने आपली कन्या शत्रूच्या मुलाला कशी दिली या दोन शत्रूंमध्ये पुन्हा परस्पर वैवाहिक संबंध कसा काय जुळून आला कारण योगीजन भूत भविष्य आणि वर्तमान काळातील इंद्रियातीत पुष्कळ लांबच्या किंवा एखाद्या अडथळ्यामुळे न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्रत्यक्ष पाहत असतात श्री शुक म्हणतात प्रद्युम्न मूर्तिमंत कामदैव होता त्याला रुक्मवतीन स्वयंवरामध स्वत स्वरमाला घातली त्यावेळी युद्धामधे प्रद्युम्नाने एकट्यानेच तिथे एकत्रित आलख् राजांना जिंकले आणि रुक्मवतीच हरण कल श्रीकृष्णांकडून अपमानित झाल्यामुळे जरी रुक्मीच्या मनातील वैर कायम होते तरी तरीसुद्धा आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपला व्हाचा प्रद्युम्न याला आपली कन्या दिली परीक्षिता रुक्मिणीची एक सुंदर चारुमती नावाची कन्या होती कृतवर्म्याचा पुत्र बली याने तिच्याशी विवाह केला रुक्मीचे श्रीकृष्णांशी वैर होते तरीसुद्धा आपल्या बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली नातरोचना हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी लावून दिला अशा प्रकारचा विवाह संबंध शास्त्रविरुद्ध होता हि रुक्मिणीला माहित असूनसुद्धा बहिणीच्या प्रमाखतर त्यान असल राजा अनिरुद्धाच्या विवाह सोहळ्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम रुक्मिणी प्रद्युम्न सांब इत्यादी भूजकट नगरीला आल विवाह सोहळा संपल्यावर कलिंग नरक्षित्यादी गर्विष्ठ राजक्मिला म्हणाल तू बलरामाला द्यूतात जिंकून दाखव हे राजा रुक्मी बलरामाला द्यूत खेळता येत नाही परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे त्या लोकांनी इलेला घातल्यामुळे रुक्मीने बलरामांना बोलावून तो त्यांच्याबरोबर द्यूत खेळू लागला बलरामाने अगोदर शंभर नंतर हजार त्यानंतर दहा मोहरांचा डाव लावला ते सर्व रुक्मीने जिंकले तेव्हा कलिंगराच्या दात विचकावून खदाखदा असत बलरामांची खिल्ली उडवू लागला बलरामांना ते सहन झाले नाही या यानंतर रुक्मीने एक लक्ष मोहरांचा पण लावला तो बलरामानी जिंकला परंतु रुक्मी लबाडीने म्हणू लागला की मीच जिंकलो यावर बलराम पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळावा तसा रागाने खवळला त्याचे डोळे स्वभावताच लाल होते क्रोधामुळे ते आणखीनच लाल झाले आता त्यांनी दहा कोटी मोहरांचा पण लावला यावेळी सुद्धा नियमानुसार बलरामांचाच जय झाला परंतु रुक्मीने कपटाने म्हटले मी जिंकलो या विषयातील तज्ज्ञच याचा निर्णय करू देत त्यावेळी आकाशवाणी झाली की नियमानुसार बलरामांनीच हा डाव जिंकलेला आहे रुक्मी खोटे बोलतो या यावेळी रुक्मीचा मृत्यू जवळ आला होता त्यामुळे त्याच्या साथीदार दुष्ट राजांनी त्याला भडकावले तेव्हा त्याने आकाशवाणीकडे लक्ष न देता बलरामाची खिल्ली उडवीत म्हटले तुम्ही वनात भटकणारे गवळी द्यूतातले तुम्हाला काय करणार फाशांनी आणि बाणांनी फक्त राजे लोकांनीच खेळावे तुम्ही नव्हे रुक्मीन असा अपमान केल्यामुळे आणि राजेलोकांनी चेष्टा केल्यामुळे बलरामानी क्रोधाने एका लोखंडी काटे लावलेल्या सोट्यानं त्या विवाह मंगल सभेतच रुक्मीला ठार केली जो कलिंग नरेश अगोदर दात विचकावून हसत होता तो आता तिथून निसटला परंतु बलरामानी दहा पावलांवरच त्याला गाठून क्रोधाने त्याचे दात पाडून टाकले बलरामानी त्याच सोट्याने दुसऱ्या राजांचही हात मांड्या मस्तके इत्यादी तोडून टाकली रक्ताने ले ले ते थून थून पड़ू लागले। श्री ने मखिलले सर्वदन भयभीत होक्षिता श्रीकृष्णान विचार कि बलरामां प्रशंसा तो रूक्मि रागवेल के मंटल तो बलराम रागावेल मू अपला मेहना रुक्मीया मृत्यू बदलते चांगले अगर वाइट का नर अनिद्धाच विवाह शत्रु वध ही दोन्ही कामे पूर्ण करून भगवंतांचे आश्रित बलराम इत्यादी यादव नवविवाहिता रोचना हिच्यासह हो, अनिरुद्धाला श्रेष्ठ रथात बसवून भोजकट नगरातून द्वारकापुरीला निघून समाप्त।